पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण चाळीसावे समेटाची इतिश्री संयुक्त प्रांतरातील घडामुळे मी गुंतून पडलो असलो तरी वादळाची दुसरी दोन केंद्रीय बंगाल व सरद्ध प्रांत येथे जाऊन यावे असे अनेकदा मनात येत असे जाग्यावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती अवलोकन करावी सहकार्यांना भेटावे असा माझा विचार होता पण त्याहूनही बलवत्तर इच्छा अशी होती की या प्रांतातील लोकांनी राष्ट्रीय चळवळीत जे शौर्य व तेश प्रकट केले त्याविषयीची कृतज्ञता आपण व्यक्त करावी सरकारनी धोरणामुळे सरहद्द प्रांतात जाण्याचा नाद सोडून द्यावा लागला कारण मुद्दाम बखेडा माजवण्याचा आमचा इरादा नव्हता बंगालमधील परिस्थिती बिनसत चालली होती म्हणून मी सुद्धा जावे न जावे अशा विचारात पडलो तेथे ते फारसे काम आपल्याला करता येणार नाही हे मला कळून चुकले होते तेथील काँग्रेसवाल्यात कित्येक दिवसांची दुही माजलेली असल्यामुळे आपण कोणत्यातरी एका बाजूचे पक्षपाती आहोत असा समाज होईल म्हणून परप्रांतीय काँग्रेसवाले बंगालमध्ये जावायचे म्हटले की बिचकतसत हे घुंगट फांगण्याचे धोरण कमकोतपणाचे निदर्शक होते त्यामुळे बंगालच्या प्रश्नातील तिकटपणा काही कमी झाला अथवा प्रश्न निकालात निघाला असे काहीच घडले नाही गांधीजी लंडनला पोहोचल्यावर हिजली व चितगाव येथे असे दोन प्रसंग अचानकपणे घडून आले की सर्व हिंदुस्थानचे डोळे बंगालवर खेळून राहिले हिजली येथे स्थानबद्ध राजबंद्यांचा एक खास तुरुंग होता तेते ते दंगा उद्भवून राजबंद्यांनी अधिकाऱ्यांवर हल्ला चढविला तेव्हा निरुपायाने अधिकाऱ्यांना गोळीबार करणे भाग पडले असे वृत्त सरकारमार्फत जाहीर करण्यात आले या गोळीबारात एक बंदी मरण पावला व बऱ्याच जणांना जखमा झाल्या तदनंतर सरकारमार्फत नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने अधिकारी सर्वोतोरी निर्दोष आहेत असा निर्देश दिला पण बऱ्याच कुतूहलजनक गोष्टी तिथे ते घडून आलेल्या होत्या आणि तत्संबंधी ज्या काही बातम्या बाहेर फुटल्या त्यांचा सरकारी हकीकदशी बसेना, तेव्हा कसून आधी चौकशी करण्यात यावी म्हणून सगळीकडून ओरड सुरू झाली आपल्या नेहमीच्या वही वाटिला सोडून सरकारनी न्याय खात्यातील उच्च अधिकाऱ्यांची एक चौकशी समिती नेमली समिती सरकारनियुक्त खरी पण तिने निर्णय मात्र तुरुंगावरील अधिकाऱ्यांच्या विरुद्ध दिला अधिकाऱ्यांकडेच बरीशी चूक असून गोळीबार सर्वस्वी असमर्थनीय आहे असा निकाल समितीने दिल्यामुळे सरकारने हिजली प्रकरणासंबंधी पूर्वी काढलेले पत्रक साफ लटके ठरले या प्रकरणात अभूतपूर्व असे काहीच नव्हते हिंदुस्थानात असे प्रसंग अथवा अपघात जोमिळ नाहीत तुरुंगात दंगा होऊन असहाय्य व निशस्त्र कैद्यांचे बंड सशस्त्र तरुंगाधिकाऱ्यांनी मोठ्या हिमतीवर मोडून काढले अशा बातम्या पुष्कळवेळा वाचायला मिळतात अशा बाबतीतली सरकारी माहिती किती असत्य असते ते या प्रसंगी सरकारच्याच चौकशी समितीने निदर्शनास आणून दिले म्हणून हिजली प्रकरण असामान्य असे म्हणावायचे पूर्वी देखील सरकारी पत्रकावर लोक फारसा विश्वास ठेवत नसतच पण आता सगळीच लबाळी उजड़ात आली कटकटी उपस्थित होऊन कधी गोळीबार तर कधी निराया प्रकारची जबरदस्ती अधिकारी वर्गाला करावी लागली असे प्रसंग हिंदुस्थानातील तुरुंगांमधे सगळीकडे घडून आले आहेत नौलाची गोष्ट ही की या दंग्यात फक्त कैद्यांना जखमा होतात असं दिसत अधिकारी वर्ग निर्दोष असल्याबद्दलचे सरकारी पत्रक बहुधा हटकून प्रसिद्ध होत खुर्सापणा जो काय होतो तो सगळा कैदी करतात अधिकारी वर्गांपैकी एखाद्याला खात्यांमार्फत शिक्षा होत पण ती विराळा खात्यामार्फत झाली तेवढी चौकशी पुरी आहे असे म्हणून पूर्ण चौकशीबद्दल केलेल्या मागण्या धुडकावून लावण्यात येता निःपक्षपाती चौकशी कमिटी पुन्हा नेमावायची नाही असा बोध सरकारने या प्रकरणापासून घेतला असेल आणि जनतेने असा बोध घेतला असेल की एकतर्फी हकीगत तेवढी सरकारी पत्रकात प्रसिद्ध होते सत्यस्थिती प्रसिद्ध होत नाही चितगाव प्रकरणाचे स्वरूप यापेक्षा बरेच गंभीर होते एका दहशतवाद्याने एक मुसलमान पोलीस अधिकाऱ्याला गोळी धाडून ठार केले असे प्रसिद्ध झाले की त्यानंतर हिंदू मुसलमानांचा दंगा झाला नेहमीच्या जातीय दंग्याहून या दंगेचे स्वरूप वेगळे आहे ही गोष्ट स्पष्ट दिसत होती दहशतवाद्यांच्या कृत्याचा जातीय प्रश्नाशी काही एक संबंध नव्हता हे निसंशय पोलीस अधिकाऱ्यावर त्याला हत्या सरवायचे होते मग तो हिंदू असो की मुसलमान असो मागाहून थोडा जातीय दंगा माजला ही गोष्ट खरी त्याला सुरुवात कोणी केली निमित्त काय घडली वगैरे गोष्टीचा खुलासा झाला नाही दंग्याच्यावेळी विशेष प्रकार घडला तो असा की अँग्लो इंडियन वगैरे गटांनी दंग्यात बरासा भाग घेतला श्री सेनगुप्त वगैरे बंगालमधील पुढाऱ्यांनी या प्रकरणाच्या बाबतीत रोखोक आरोप केले व दंग्याची चौकशी व्हावी अगर आमच्यावर अब्रू नुक्सानीची फिर्याद लावावी असे आव्हान दिले पण सरकारने ह केले नाही चितगावला जे अभूतपूर्व प्रसंग घडले त्यांच्या योगाने दोन भयंकर गोष्टींची संभाव्यता नजरे झाली दहशतवाद्याचा दिक्काळ अनेक दृष्टींनी करण्यात आलेला असून क्रांतीशास्त्राच्या आधुनिक तंत्रानुसार देखील तो सदोष ठरतो पण मला नेहमी भीती वाटते ती या गोष्टीची की दहशतवादामुळे फुटकळ जातीय अत्याचारांचा फैलाव हिंदुस्थानात कदाचित होईल हिंसे विषय मला तितकारा असला तरी त्यामुळे गाठून जाणारा असा भ्याड हिंदुमी नाही पण दुहीचा जोर हिंदुस्थानात अद्याप फार आहे आणि फुटकळ अत्याचारांचे खाद्य एकदा मिळाले की हा दुहीचा विषवृक्ष फारच फोफावेल व मग एकजुटीची व शिस्तीची सवय राष्ट्राला लावणे फार दुर्घटकर्म होईल असे मला वाटते धर्माचे नाव घेऊन किंवा स्वर्गात एक आयती खुली मिळेल म्हणून जेथि खुन पडतात तिथे लोकांना दहशतवादी अत्याचारांच्या कल्पनांची शिकवण फार धोक्याची ठरल राजकीय हेतूनी केलेला के खुन देखील वाईटच पण राजकीय दहशतवाद्याबरोबर विचारविनिमय करला आपल्या बाजूला वळवणे तरी शक्य असते कारण तिचे ध्य व्यक्तिक स्वार्थाचे नसून ते राष्ट्राचे व आई कसे असते पण धार्मिक खुन हे परलोप्राप्तीसाठी असल्यामुळे त्याविषयी बुद्धिवाद करणे शक्य होणार नाही म्हणून असले खुन अत्यंत अनिष्ट होत पण पुष्कळवळा या दोन कृत्यांमधील भूक्ष्म असतो की तो ओळखणी जवळजवळ शक्य होत राजकीय खुणाला अध्यात्मवादाची पुस्ती मिळाली म्हणजे त्याला देखील अर्धे धार्मिक स्वरूप प्राप्त होत असत राष्ट्राइक किंवा राष्ट्रीय स्वातंत्र्य यांच्या मार्गात दहशतवादाम्ळ किती संकट येऊन पडतील त्याची स्पष्ट कल्पना चितगाव प्रकरणामुळे आलीच पण त्यानंतर ते जे हल्ले प्रतिहल्ले झाल्याच्या योगानी हिंदुस्थानात फॅसिझमच अंकुर फुटू लागल असल्याच प्रत्यायला आल पुढ प्रकार बंगालमध बच वेळा घडल युरोपियन आणि अँग्लो इंडियन जमातीत व हिंदी वरिष्ठ वर्गात फॅसिझमचा प्रसार निः संशय झाल ब्रिटिश साम्राज्यशाहीची सा वा सा ला घोटणाऱ्या हिंदी गबरूनमध्ये देखील फॅसिझमची विचारसरणी फैलावलेली दिसते सांगितले तर नवर वाटेल पण खुद्द दहशतवाद्यांमध्येही पुष्कळ लोक फॅसिस मतांचे आहेत मात्र त्यांची दृष्टी निराया ध्येयाकडे लागली आहे वर उल्लेख लोकांचा फॅसिझम व दहशतवाद्यांचा फॅसिझम यात बराच विरोध आढळून येतो एकोणीशे एकतीसच्या नोव्हेंबरमध्ये मी कलकत्त्याला काही दिवस राहिल होतो तेथील माझा कार्यक्रम बर्गच झाला व्यक्तींना व निणाऱ्या गटांना मी खासगी रीतीने पण जाहिर जाहीर व्याख्यनंही बरशी झाली या सर्व सभांमध्ये दहशतवादासंबंधी मी चर्चा केली वह तो किती चुकीचा व निष्फळ आहे आणि हिंदी स्वातंत्र्याला तो किती विघातक होईल हे पटवून देण्याचा मी प्रयत्न केला दहशतवाद्यांना मी शिविगाळ करीत नसे स्वतःच्या अंगी शौर्याच्या अथवा भावना आहेत असे आपल्या उभ्या हयातीत ज्यांनी सिद्ध केली असेल अशा आमच्या काही देशबांधवांप्रमाणे मी दहशतवाद्यांना भ्याड अथवा छंड म्हणून हिरवले नाहीत स्वतःचा जीव सतत तळ हातावर घेऊन काम करणाऱ्या स्त्रीला किंवा पुरुषाला भ्याड म्हणणे म्हणजे कमालीचा मूर्खपणा आहे असे मला वाटतं अशा दू शब्दांचा परिणाम इतकास होतो की ज्याला उद्दिष्टून असे शब्द वापरण्यात येतात तो या लांबून भुकणाऱ्या कंतुत्व शून्य आणि घाबरत टीकाकारांकडे अधिकच तुच्छतेन पाहू लागतो शेवटच्या दिवशी संध्याकाळी स्टशनवर निघण्याच्या आधी काही वेळ दोन तरुण मुले मला भेटण्यासाठी आली त्यांची वय वीस एक वर्षांचे असल नसेल त्यांचे चेहरे फिकट व भावनापूर्ण आणि डोळे फार पाणीदार असत होते त्यांची नावे मला माहीत नसली तरी त्यांचे काय काम असावे हे मी ताबडतोब ओळखले दहशतवादाविरुद्ध मी मतप्रचार केला म्हणून ते माझ्यावर अतिशय संतापले होते तरुणांच्या मनावर तुमच्या वाचनाचा अतिशय वाईट परिणाम होत आहे तुमची लुडबुड आम्हाला खपणार नाही असे त्यांनी बजाविले आमच्यात थोडी चकमक उडाली आणि माझी निघण्याची वेळ झाली असल्यामुळे उत्तर प्रत्युत्तर फार घाईघाईने करावे लागले मला वाटते दोन्ही बाजूंच्या आवाज व पारा चढला असावा त्यांना लागतील असे काही शब्दही माझ्यातोडून निघून गेले तुमचा अनिष्ट उद्योग तसाच चालू राहिला तर इतरांप्रमाणेच तुमचीही वाट लावल्या आम्ही राहणार नाही ना असा इशारा त्यांनी मला निघताना देऊन ठेवला कलकत्ता स्टेशनवरून गाडी हल्ली व मी अंथावर जाऊन पडलो पण किती वेळ तरी त्या मुलांचे संतापाने लाल झालेले चेहरे माझ्या डोळ्यांपुढून हल्ले त्यांच्या डोळ्यात तेजाची तेजा आणि उत्साहाची चमक होती त्यांना योग्य मार्गदर्शक भेटला असता तर किती उत्कृष्ट कामगिरी त्यांनी बजावली असती मी इतक्या घाईघाईनी व डाफरून त्यांच्याशी बोललो याबद्दल मला पश्चाताप झाला आणि त्यांच्याशी बराच वेळ बोलण्याची संधी मिळाली असती तर फार बरे झाले असत असे मला वाटू लागले हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी व सेवेसाठी जरा निराळ्या मार्गाने आपले तेजस्वी जीवन समर्पण करा असा उद्देश करून मला त्यांची कदाचित खात्रीही पटविता आली असती कारण इतर मार्गाने गेल तरीही धाडस व त्याग करण्याची संधी त्यांना हवी तितकी मिळण्यासारखी आहे त्यानंतरच्या काळात त्या, त्या मुलांविषयी पुष्कळदा माझ्या मनात विचार येऊन गेले त्यांची नावे मला कधीही कळली नाहीत त्यांचा ठराव टिकाणाही मला लागला नाही कधीकधी मनात विचार येतो की ते मुलगे गतप्रांत झाले नसतील ना, ना। अंदमानामधील एखाद्या कोठडीत ते खितपट तर पडले नसतील ना डिसेंबर उजाडला अलाहाबादची दुसरी शेतकरी परिषद आटोपली व मी घाईघाईने गाए कर्नाटकच्या दौऱ्यावर गेलो तिकडे येईन म्हणून मी हिंदुस्थानी सेवा दलाच्या डॉक्टर हर्डीकरांना वचन दिले होते स्वयंसेवक दलाचे मुख्य ठिकाण कर्नाटक प्रांतात हुबळी येथे होते दला दलासंबंधी बरेच कार्यक्रम तेथे व्हावायचे असल्यामुळे हो मी हुबळीला यावे असा डॉक्टर हडीकरांचा आग्रह होता हुबळीचे काम संपल्यावर त्यांनी मला कर्नाटकमध्ये ठिकठिकाणी हिंडवेले सर्वत्र दिसून येणारा जनतेचा उत्साह पाहून मी चकित झालो परत येताना वाटेत लष्करी कायद्यामुळे प्रसिद्धी झालेल्या सोलापूर शहरासही मी भेट दिली माझा कर्नाटकातील दौरा म्हणजे निरोपाच्या समारंभाप्रमाणेच झाला तेथील माझी भाषणे अखेरचीच ठरली संयुक्त प्रांतात आलेले बातम्यांचे स्वरूप अगदी उघड होते सरकारने खूप निकराचा हल्ला चढविला होता कर्नाटकातून अलाहाबादकडे जाताना कबलाला पेटण्यासाठी मी मुंबईला उतरलो ती पुन्हा आजारी पडली होती म्हणून मुंबईतच तिच्या औषधोपचारांची व्यवस्था मी लावून दिली संयुक्त प्रांतामध्ये हिंदुस्थान सरकारने नवा हुकूम जारी केला आहे असे वृत्त मुंबईत असतानाच आम्हाला समजले गांधीजी वाट पाहायची नाही असं सरकारचा निश्चित झालेला दिसला वट वटहुकुमाचे क्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रशांपूरती मर्यादित राहील अशी कल्पना होती परंतु त्याचा व्याप इतका विस्तृत व दूरस्पर्शी होता की कोणतेच राजकीय अथवा सामाजिक काम करणे त्यामुळे अशक्य होणार होते मुलांच्या अपराधाबद्दल पालकांना व आईबापांना शिक्षा व्हावी अशीही त्यात तरतूद केली होती बायबलात बापाच्या अपराधाबद्दल मुलांना दंड होईल असा उल्लेख आहे या वटहुकुमाने मुलाच्या अपराधाबद्दल बापाला शिक्षा मिळणार होती इतकाच फरक गांधीजी रोममध्ये असताना जर्नेलड इटालिया या वृत्तपत्रासाठी त्यांनी दिलेली म्हणून एक मुलाखत प्रसिद्ध झाली ती याचवेळी आमच्या भाषणात आली ती वाचून आम्ही आश्चर्यचकित रोम रोममध्ये अशा प्रकारची मुलाखत गांधीजींनी सजासजी द्यावी हे त्यांच्या स्वळ्याला धरून नव्हते हो अधिक बारक्यांनी मुलाखत वाचून पाहिल्यावर गांधीजींच्या तोंडी न बसणारे शब्द व वाक्ये आम्हाला आढळून आली आणि त्यामुळे गांधीजींचा इन्कार प्रसिद्ध होण्यापूर्वीच मुलाखतीत बनावट भाग आहे हे कळून चुकले नंतर आपण रोममध्ये केव्हाही मुलाखत दिली नाही असं गांधीजींनी जाहीरही केले तरी कुत्सित बुद्धीने ही मुलाखत शिजवून व रांधून दिली असावी पण आश्चर्य असे की ब्रिटिश वृत्तपत्रे व पुढारी गांधीजींवर विश्वास ठेवण्यास तयार होईनात व लबाड माणूस म्हणून त्यांनी गांधीजींचा उल्लेख करण्यासही कमी कल या गोष्टींच शल्य आमच्या हृदयाला अतिशय झोंबल अलाहाबादला जाण्यासाठी मी अगदी उताळी झालो होतो संयुक्त प्रांतात जाऊन माझ्या जा सहकाऱ्यांच्या खांद्याशी खांदा लावून उभे राहण हाज़ कर्तव्य आहे असं मला वाटल घराकडे धामधुम सुरु असता आपण लांब म्हणजे एक दिव्यच आह पण कर्नाटकाचा दौरा संपवायचा असा मी निश्चय केला होता मुंबईत परतल्यावर गांधीजी येईपर्यंत म्हणजे एक आठवडाभर मी तिथेच राहावे असा सल्ला काही मित्रांनी दिला पण ते शक्य नव्हते पुरुषोत्तम दास टंडन वगैरे यांच्या अटकेची बातमी अलाहाबादहून आली होतीच शिवाय त्या आठवड्यात आमची प्रांतिक परिषद इटावा येथे भरण्याचेही नक्की झाले होते तेव्हा प्रथम अलाहाबादला जावे व नंतर गांधीजींना भेटण्यासाठी व वर्किंग कमिटीच्या बैठकीसाठी आपण मोकळे असलो तर मुंबईला परत यावे असा विचार मी ठरविला मुंबईहून मी निघालो तेव्हा कमला अंतरुण धरणच होती अलाहाबादला पोहोचण्यापूर्वी चौकी स्टेशनवरच नव्यावट हुकुमांमुळे माझ्यावर निर्बंध बजावण्यात आला नंतर अलाहाबाद स्टेशनवर त्या सुकमाची दुसरी एक नक्कल व माझ्या घरी तिसरी एक नक्कल मजवर बजावण्यात आली कोटीही फट राह द्यायची नाही असा सरकारचा सा उद्देश असावा मी अलाहाबाद नगरपालिकेच्या हद्दीत रहावे कोणत्याही सार्वजनिक सभेला अथवा समारंभाला उपस्थित राहू नये आणि तिथे भाषण करू नये कोणत्याही वृत्तपत्रात अथवा हस्तपत्रकात लिहू सोरू नये असा त्या निर्बंधाचा आशय होता इतरही अनेक बंधने लादण्यात आली होतीच अशाच अर्थांसे निर्बंध शेरवाणी वगैरे इतर सहकार्यांवरही लादण्यात आले दुसऱ्या दिवशी सकाळी मी डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेटला लिहून कळविले की मी काय करावे अथवा न करावे यासंबंधीची हुकूम डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेटकडून घेण्याचा माझा परिपाठ नाही माझे नित्याचे काम मी नेहमीप्रमाणे चालू ठेवणार आहे व त्यातील एक बाग म्हणून लवकरच गांधीजींना भेटण्यासाठी व एक चिटणीस म्हणून वर्किंग कमिटीच्या बैठकीला हजर राहण्यासाठी मुंबईला जाण्याचाही माझा मानस आहे इतक्यात आमच्यापुढे एक नवाच प्रश्न उपस्थित झाला त्या आठवड्यात इटावा येथे प्रांतिक परिषद भरावायची होती गांधीजींच्या आगमनाची वेळ व परिषदेची वेळ यामध्ये तेडा पडत असल्यामुळे परिषद लांबणीवर टाकावी अशी सूचना करण्यासाठी मी मुंबईहून आलो होतो सरकारबरोबरचा बखेडाही टाळण्याचा त्यात हेतू होताच पण मी अलाहाबादला पोहोचण्यापूर्वीच आमचे अध्यक्ष शेरवाणी यांच्याकडे सरकारचा एक खलिता येऊन धडकला परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा खल व्हायचा असेल तर परिषदेला बंदी करणे भाग पडेल असे सरकारने कळविले होते शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विचार व्हावा म्हणून तर परिषदेचा खटाटोप करण्यात आला परिषद भरवायची आणि संबंध प्रांतपळ ज्यामुळे खळबळ उडून राहिली होती तो प्रश्न मात्र विचारात घ्यावायचा नाही असं ठरविले असते तर वेडगळपणाची व आत्मघातकीपणाची सीमा झाली असती शिवाय परिषदेने काय करावे वगैरेबद्दल निर्बंध लादण्याचा अधिकारही आमच्या अध्यक्षांच्या अथवा दुसऱ्या कोणाच्या हाती नव्हता सरकारचा खरिता येण्यापूर्वीच परिषद पुढे ढकलण्याचा आमच्यापैकी काही जणांचा विचार चालू होता पण सरकारकडून धमकावणी आल्यावर मात्र गाडे उलटले असल्या बाबतीत माघार घ्यावायची नाही अशा तऱ्हेची हटवादी वृत्ती आम्हा बऱ्याच जणांत होती सरकारने हुकुमशाही गाजवलेली आम्हाला खपत नसे पण बऱ्याच विचारानंतर आपला अभिमान घेऊन परिषद तहकूब करण्याचे आम्ही ठरविले काही झाले तरी गांधीजींचे आगमन होईपर्यंत वरवा देऊ नये अशी आमची इच्छा होती त्यांची तयारी नसता आपल्याबरोबर त्यांना वादळात सापडलेल्या गलबताच सुकानू हाती घ्या असे सांगणे आम्हाला योग्य वाटत नव्हते प्रांतिक परिषद पुढे ढकलली तरीही पोलिसांनी आणि सैन्याने इटावा इथं आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन केलेच व चुकून माकून आलखा काही प्रतिनिधींना अटकही करण्यात आली आणि तेथील स्वदेशी प्रदर्शन सैन्यानं आपल्या ताब्यात घेतवानी व मी असे ठरविले की सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी अलाहाबादून मुहून मुंबईत जाव संयुक्त प्रांतातील परिस्थितीसंबंधी विचारविनिमय करण्यासाठी शेरवानींना मुद्दा बोलवण्यात आल होत अलाबाद शहर सोडून न जाण्याचे जा निर्बंध आम्हाला दोघांवरही होतेच अलाहाबादमधील व इतर जिल्ह्यातील खेड्यांमधून खंडबंदीची चळवळ होऊ नये म्हणून हे निर्बंध लादले होते असे सांगण्यात येईल तेव्हा खेड्यापाड्यात जाण्याची आडकाठी सरकारने केली तर गोष्ट समजण्यासारखी होती पण मुंबई शहरामध्ये करबंदी अथवा खंडबंदीची चळवळ करणे आम्हाला शक्य नाही ही गोष्ट स्पष्ट दिसत होती खरोखर निर्बंधाचा हेतू आम्ही शेतकऱ्यांमध्ये चळवळ करू नये असं असतं तर आम्ही संयुक्त प्रांत सोडून निघालो याचा सरकारला आनंदच वाटावायचा हवा होता वटहुकूम जारी झाल्यापासून आतापर्यंतचे आमचे धोरण बचावाचेच होते व संयुक्त प्रांत काँग्रेस समिती सरकारशी येणारे झगड्याचे प्रसंग सध्यापुरते पुढते तरी टाळत होते मुंबईला गांधीजी व वर्किंग कमिटी यांच्याबरोबर या प्रश्नाच्या बाबतीत वाटाघाट करण्यासाठी आम्ही निघालो होतो शेवटी ते काय निर्णय देतील याबद्दल कोणालाच काही कल्पना नव्हती निदान मी तरी त्यांच्या निर्णयासंबंधी साशंक होतो एवढे खरे सरासर विचार करून मुंबईला जाण्यात आमच्या हातून हुकुमाचे उल्लंघन होत असले तरी सरकार तिथे दुर्लक्ष करील असे बुद्धी सांगत होती पण मनाचा कौल मात्र निराळास लागत होता गाडीत बसल्यावर लगेच सकाळच्या वृत्तपत्रात सरहद्द प्रांतातील नव्या वट व खान अब्दुल कपार खान डॉ खान साहेब व इतर लोक यांच्या अटकेसंबंधी बातमी वाचास मिळाली थोड्याच वेळात आमची बॉम्बे मेल इरादतगंज येथे एकाकी थांबली बॉम्बे मेल तिथे थांबत नसे पोलीस अधिकारी आमच्या डब्यात शिरले व त्यांनी आम्हाला अटक केली रस्त्यावर पोलिसांची मोटर उभी होतीच त्यात आम्हाला बसविल्यावर मोटार नैनी तुरुंगाकडे वेगाने निघाली ज्या दिवशी सकाळी आमला अटक झाली तो बॉक्सिंग डे होता आम्हाला अटक करण्यासाठी आलेल्या इंग्रज पोलीस सुप्रेंडे मुद्रा अगदी अप्रसन झालेली दिसली त्याच्या नाताळातील आनंदावर आमच्यामुळे विरजन पडले असावे इतक्या तुरुंग आलाच हो दूर जरासा आनंदापासून दिन काही जीवनघेही दुःखातून